कोणीस छत्तीसशाली काँग्रेस फै गपूरी खरो खर, खर कॉंग्रेस फै गपूरी फरु नये सत्ता खरो खरी हो खर हरिजन उद्धार हो आ, आ, आ, दी दी दी। परी चाळीस तरी एकोणचाळीस सालास सा, हिंदी जनतेस सा, ओढल युद्धास इंग्रजानी म्हणून पुढार राजीनामे दिले एकमताने क्रिप्त योजना लावली उडवणे एकोणीसशे बेचाळीस सा साला ऑगस्ट महिन्याला आठ तारखेला पास केला ठराव गांधी हुकुम दिना चले जाओ फिट इंडिया ब्रिटिश पकडीला महात्मा गांधी जी महात्मा गांधी भाई सर्वाच्या देशामध्ये हाकार बनना आकार माशामारी कोर्टात मामलेदार घालीरा डेस मुळीच फौजार पोलिसाला भातमी कुटली राहणार बीएसपीची होणार ऐका त्याच वेळी सुभाष बाबूंनी ही दणका दिला पाहिजे स्वराज्य सरकार झाले तयार दुर्योधन तिथेही आडवा पडणार कलकत्याला हत्या कांड करणार महात्मा जाऊन शांती देणार भाईसराय माऊन ते बॅट नाही येणार निर्वाणीचा राम बाण सोडणार न पाकिस्तान दादा देशाच्या घोर फाळणी हिंदाची मन गेली बिघडून गांधीच्या वर उडाय विश्वास तोच होईल गंगा पंजाब प्रांतात म्हणून गांधीने मांडला उपवास सात फरमान त्यात भर कलमीची खास पडता काही धर्म पिसाट लोकास सैतानी कृत्य करण्याची आस टाकून त्यावर बॉम्ब एकान खास गांधीना धाडण्याचा स्वर्गास यत्न केला बरी इच्छा मरणार अस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साला वाहारीला, मृत्यू तो आला नेण्या महात्म्याला करीही बंद बंद धाड़ धाड़ आवाज गोळ्या उडाल्या पिस्तुला, पिस्तूला तुन्हा दुर्वास ऋषीची होलाथ ती वर घेत जाना खरो खरी प्रभू खरो खरी खरोखरी तसा गोळ्या झेलून हा तरी स्वारी गावाने स्वारी शांती देवीच्या मांडीवरतीस शांती देवीच्या मांडीवरतीस आपले शिर करी मग स्वारी स्वर्गावरी मग स्वारी स्वर्गावर अंत जा ह्या विश्वासात लाल जवाहिर खरा गार हो वल्लभाई पुरागार हो वल जान स्वनी शुद्धा दुख विले नाही हो कुले स्वराज शस्त्रा विणा बिना मारे कर्या वर्ति ही क्षमे चित्र याचना आय हाय त्या मृत्यू असाका हाय त्या मृत्यू असा कावा हो खरो खर हिंद दुर्दैव कधी सरणार हिंद दुर्दैव कधी सरणार म्हणे वाल आता रडारे रडा आटला सिंधुदा हला दी दी दी दी दी दी। आता सत्य शांतीची कल्पना कशी चालेल लेखणी या वेळा घुटमळे प्राण कंठाला खिंदास कलंक लागला एकीने कार्य करण्यास साह्य करा मजला हरी कवी दीक्षित राष्ट्रशाहीर कमन्य जाहिर, महात्मा गांधी दास, घाटे गुरु सफल करती करते ममासन विरोध कृपा मज खास दी दी।